वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग सदुसष्टावा थोरला भाऊ असून सुद्धा त्याला लक्ष्मणानुबोध केला तो राम सारग्राही असल्यामुळे त्यातील महत्वाचा अंश त्याने ग्रहण केला आपला अतिशय वाढलेला क्रोध आवरून त्या महाबाहू रामाने आपले विलक्षण धनुष्य आवरले आणि तो लक्ष्मणाला म्हणाला वत्सा लक्ष्मणा आपण आता काय करूया कुठे जाऊया कोणत्या उपायाने सीता आपल्याला दिसेल त्याचा विचार कर अशा शोकार्त झालेल्या रामाला लक्ष्मण म्हणाला हेच जनस्थान तू शोधावीस येथे पुष्कळ राक्षस पसरलेत अनेक वृक्षलता भरल्यात येथे पर्वतातली दुर्गम स्थाने दर्याखोरी आहेत अनेक प्रकारच्या भयंकर गुहा नाना प्रकारच्या हरणांच्या कळपाने भरलेल्या आहेत राहण्याची स्थाने आणि गंधर्वांची भवने असे सर्व हा पर्वत मी आणि तू मिळून धोंडाळून काढूया तुझ्यासारखे बुद्धिसंपन्न थोर पुरुष श्रेष्ठ वाऱ्याच्या झपाट्याने पर्वतसा डगमगत नाही तसे आपत्तीने डगमगत नाही लक्ष्मण क्रुध रामाने धनुष्याला धारधार असा भयंकर बाण लावून लक्ष्मणाबरोबर ते सारे अरण्ये फिरून पाहिले त्यावेळी त्यांना पर्वतशेखरासारखा उंच महाभाग पक्षी ज्येष्ठ जटायू दिसला तो जखमाने रक्तबंबाळ होऊन पडला होता त्या परत प्रायपक्षाला पाहून राम लक्ष्मणाला म्हणाला यानेच निसंशय सीता भक्षण केली असली पाहिजे हा गृद्र रूप घेऊन अरण्यात राक्षस असला पाहिजे विशालाक्षी सीतेला सावकाशीने खाऊन हा पडलाय याला मी सरळ जाणाऱ्या प्रखर टोकाच्या भयंकर बाणाने मारून टाकतो असे म्हणून धनुष्याला धारदार बाण लावून क्रुद्ध राम त्याला समुद्राने वेढलेल्या पृथ्वीला जणू हद्रवीत त्याच्यापाशी गेला तो पक्षी फेसाळ रक्त ओकत अत्यंत करुणवानेने दशरथ पुत्र रामाला म्हणाला आयुष्यवंता रोगावरच्या औषधीप्रमाणे जिला तू या महावनात शोधित आहेस ती देवी आणि माझे प्राण दोन्ही रावण घेऊन गेला तू आणि लक्ष्मण नसताना रामा रावणाने बळझौरीने तिला ओढून येताना मी पाहिले सीतेचे मी रक्षण करू लागलो आणि प्रभो मी रणात रावणाचा रथ छत्र तोडून मोडून त्याला भूमीवर पाडले त्याच हे मोडलेले धनुष्य त्याच हे बाळ त्याचा हा रामा युद्ध मोडून पडलाय हा त्याचा सारथी मी माझ्या पंखाने मारून भूमीवर पाडला मी थकलेला पाहून रावणाने माझे दोन्ही पंख खडगाने तोडून टाकले तो वैद्यही सीतेला घेऊन तो, सीते तो आकाशात उडाला मी राक्षसांकडून बुर्वीच मारला गेलोय मला तू मारू नयस सीतेविषयीची प्रिय हकीकत त्याच्याकडून समजताच रामाने घृाला रा लिंगन दिले आपले महान धनुष्य टाकले आणि दीन होऊन भूमीवर पडून तो रडू लागला लक्ष्मणही रडू लागला राम सर्वाहून अधिक धीराचा होता तरी अंतकरणातील व्यथा दुप्पट झाल्याने तो पराकाष्ठेचा दुःखी झाला निर्जनस्थानी एकाकीपणे आपत्तीत सापडून वरचेवर उसास जटायूला पाहून दुःखी झालेल्या राम लक्ष्मणाला म्हणाला राज्य हातचे गेले वनात वास झाला सीता नाहीशी झाली आणि या पक्षी मेला असे माझे दुर्दैव अग्निला सुद्धा जाळून टाकेल यावेळी जरी मी महासागरात उतरलो तरी तो सुद्धा माझ्या दुर्दैवामुळे अधिक अभागी कोणी नसेल या दुर्दैवामुळेच हे आपत्तीचे फार मोठे जाळे माझ्या वाट्याला आले आहे हा माझ्याचा पित्याचा सखा महाबलवान घृद्र राज माझ्या दुर्दैवामुळेच मरुन भूमीवर पडलाय असे पुष्कळ बोलून रामाने लक्ष्मणासह जटायू विषयी पितृस्नेह दाखवून त्याला स्पर्श केला पंख तुटलेल्या रक्तबंबाळ झालेल्या त्या घृद्र राजाला रामाने घट्ट धरले आणि प्राणासारखी मैथिली कुठे बरे गेली असे उद्गार काढून तो भूमीवर पडला अरण्यकांडाचा सदुसष्टावा सर्ग समाप